प्रिय वाचक हो मनाला स्पर्श करणारी ही गोष्ट आज तुम्हाला एका अशा प्रवासावर नेईल जिथे माणूस आणि प्राणी दोघेही एकमेकांकडून शिकतात मेहनत प्रामाणिकपणा आणि जीवनाचं खरं शहाणपण ही फक्त एका व्यापाऱ्याची आणि त्याच्या गाढवाची गोष्ट नाही ही प्रत्येकाच्या मनातील त्या आळशी हट्टी कोपऱ्याची गोष्ट आहे ज्याला कधीतरी जीवनाचं पाणी स्पर्शून जागं करतं या कथेत प्रेम आहे विनोद आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मबदलाची जाणीव आहे एका छोट्या प्रसंगातून उलगडणारा मोठा धडा तुम्हाला या गोष्टीत सापडेल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया माणूस आणि प्राणी एकदा एक, एक छोटं गाव होतं हिरव्या शेतांनी वेढलेलं पाखरांच्या किलबिलाटाने जागं होणारं त्या गावात राम नावाचा एक व्यापारी राहत होता तो साधा मेहनती आणि मनाने चांगला माणूस होता त्याचं सगळं काम एका प्रामाणिकपण आळशी साथीदारावर चालायचं त्याच्या गाढवावर राम त्या गाढवावर खूप प्रेम करत असे सकाळी उठल्यावर तो त्याला पाण्याने अंघोळ घालायचा गवत आणि चारा द्यायचा पण त्या गाढवाचं एकच ध्येय होतं काम नको फक्त आराम हवा आळस आणि सहनशीलता रोज आपला माल दाल भाजीपाला कपडे मिठाई गाढवावर लादायचा आणि बाजारात नेऊन विकायचा गाढवाला मात्र हा प्रवास अजिबात आवडायचा नाही तो कधी मध्येच थांबायचा कधी आळसाने आपली मान खाली घालायचा राम हसत म्हणायचा अरे गाढवा काम केल्याशिवाय जगणं शक्य नाही रे पण गाढव ऐकायचं तरी का त्याच्या चेहऱ्यावर कायम एक सुस्त भाव असायचा नमक आणि नदी एका दिवशी रामने नमक विकायला सुरुवात केली बाजारात नमकाला छान भाव मिळाला ह्यावेळी जास्त नेऊया राम विचार करत म्हणाला त्याने दुसऱ्या दिवशी सहा गोण्या नमकाच्या गाढवावर ठेवल्या गाढव विचार डगमगला बापरे एवढं वजन तो मनात कुरकुरला मार्गात एक ओहोळ होता नेहमी शांत वाहणारा पण त्या दिवशी त्यात थोडं जास्त पाणी होतं रामने गाढवाला हळूहळू पाण्यात उतरवलं अचानक गाढवाचं पाऊल दगडावर अडकलं आणि तो पाण्यात पडला रामने ताबडतोब त्याला बाहेर ओढलं गाढव उठून उभा राहिला आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला पाठीचं वजन हलकं झालं त्याने मागे पाहिलं नमक पाण्यात विरघळलं होतं गाढव मनात म्हणाला ही नदी तर जादूची आहे उद्यापासून इथेच बसायचं राम काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात संशय चमकला आळशी गाढवाची युक्ती दुसऱ्या दिवशी रामने पुन्हा नमकाच्या गोण्या लादल्या गाढवाच्या चेहऱ्यावर हसू होतं आज पुन्हा नदीत बसलं की झालं काम संपलं जसेच ते नदीत पोचले गाढव थेट थेटमध्येच बसला पाणी उडालं आणि पुन्हा नमक विरघळलं रामच्या चेहऱ्यावर आता शांत हसू त्याला गाढवाची ही खेळी समजली होती तो काही न बोलता परतला गाढव मात्र विजयी भावाने म्हणत होतं काम न करता सुटलो रामची शहाणपणाची योजना राम त्या रात्री बराच विचार करत राहिला आळस कधीकधी माणसाला किंवा गाढवाला धडा शिकवण्याची गरज असते तो हळूच हसला दुसऱ्या दिवशी त्याने गाढवावर गोण्या ठेवल्या पण यावेळी त्या नमकाचा नव्हत्या त्या होत्या कापसाच्या गाढवाने तोच विचार केला आजही नदीत बसलं की पाठीचं ओझं हलकं होईल शहाणपणाची नदी नदीच्या मधोमध पोहोचल्यावर गाढव पुन्हा बसला पण यावेळी जादू झाली नाही उलट त्याचं आयुष्याचं सगळं वजन जणू पाठीवर पडलं कापूस पाण्यात भिजून दुप्पट वजनाचा झाला गाढव धडपडू लागलं श्वास जोराने घ्यायला लागलं राम त्याला ओढून बाहेर काढत म्हणाला काय झालं गाढवा आज हलकं वाटतंय का गाढ़व थरथरत मनाल राम आता माला समझ लड़स के काम कमी होत नहीं वाड़च राम चेहर प्रेम हसू आल समझल रे तुला शेवटी तो मनाला गाढ़वा हाथला बदल जीवन या दिवसान गाढ़ कधी ही आ रोज सका आनंदा उठाएच राम का माल पठीव अभिमाना बाजार जाए गांवकारी अरे हा तो गाढ़व का आतातर कीति शहाण रामही आता त्याच्यावर दुप्पट प्रेम करू लागला त्यांच्या नात्यात आता आदर आणि मैत्री होती कथेचा बोध आळसाने आपण कामापासून दूर जातो पण मेहनतीने आपण जीवनाजवळ येतो जो आळशी असतो त्याला नशिबाने नाही शहाणपणाने आणि मेहनतीने वाचवावं लागतं शेवटचा विचार कधीकधी -कधी निसर्गच आपल्याला धडा शिकवतो जसं त्या नदीने एका गाढवाला शहाणं बनवलं तसं प्रत्येक अडचण आपल्यातला आळस भीती आणि आंधळेपणा धुवून काढते जीवनाचा प्रवासात नदीसारखं वाहत राहा कारण थांबणं म्हणजे वजन वाढवणं आणि पुढे जाणं म्हणजे हलकं होणं वारं वारंवार विचारले जाणारे प्रश्न एक या गोष्टीत मुख्य संदेश काय आहे या गोष्टीचा मुख्य संदेश असा आहे की आळस केल्याने काम कमी होत नाही उलट वाढतं मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं दोन राम आणि गाढव यांचं नातं कसं होतं राम आपल्या गाढवावर प्रेम करत होता तो त्याची काळजी घेत होता पण गाढव आळशी होतं शेवटी रामच्या शहाणपणामुळे गाढव बदललं आणि दोघांमध्ये खरं स्नेह निर्माण झाला तीन गाढवाला धडा कसा शिकला जेव्हा गाढव नदीत बसल्यामुळे कापूस भिजून जड झाला तेव्हा त्याला उमगलं की कामचुकरपणा नेहमी अधिक त्रास देतो हाच प्रसंग त्याच्या आयुष्यातील वळणबिंदू ठरला चार या कथेत नदीचं प्रतीक काय आहे नदी या गोष्टीत जीवनातील अनुभवाचं प्रतीक आहे तीच गाढवाला त्याचं शहाणपण शिकवते म्हणजेच प्रत्येक अडचण आपल्याला सुधारण्याची संधी देते पाच या गोष्टीतून मुलांनी काय शिकावं मुलांनी या गोष्टीतून हे शिकावं की आळसटाळून मेहनत केली तर कोणतंही कठीण काम सोपं होतं बुद्धी संयम आणि प्रामाणिकपणा हेच यशाचं खरं रहस्य आहे